पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण एकोणचाळीसावे संयुक्त प्रांतातील शेतकऱ्यांचा लढा मी काँग्रेसचा एक सरचिटणीस व वर्किंग कमिटीचा सभासद असल्यामुळे अखिल भारतीय राजकारणाशी माझा नित्य संबंध येत असे व मला मधूनमधून थोडा प्रवासही करावा लागेल प्रवासाचे प्रसंग होता होईतो टाळण्याकडे माझीही प्रवृत्ती होती आमच्यावरील जबाबदारी व जब आमचे कार्यक्षेत्र जसजसे वाढत गेले तस तशा वर्किंग कमिटीच्या बैठकीसुद्धा लांबलचक होऊ लागल्या त्या इतक्या की एकेकावेळी दोन दोन आठवड्यापर्यंत या बैठकीत आलं कारण फक्त निषेधपट ठराव करून काम बागेण्याचे झाले विस्तृत प्रमाणावर चालणाऱ्या व अनेकविध स्वरूपाच्या विधायक कार्यक्रमावर नियंत्रण ठेवणे व ज्यांचे पर्यावरण देशव्यापी लढ्यात होण्याचा संभव आहे अशा प्रश्नांचा निकाल लावणी वगैरे कामे वर्किंग कमिटीला करावी लागत तथापि माझ्या कार्याचे मुख्य केंद्र संयुक्त प्रांतातच होते तेथल्या प्रांतिक काँग्रेस समितीचे एकशे पन्नासच्या वर सभासद असून ते 2-3 महिन्यांनी एकदा एकत्र जमत तेथील कार्यकारी मंडळात 15 सभासद होते व त्यांच्या हाती किसानांचा प्रश्न सोपविण्यात आला होता एकोणीशे एकतीसच्या उत्तरार्धात या कार्यकारी मंडळाने एका खास शेतकरी समितीची नेमणूक केली लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी की कार्यकारी मंडळाला व या समितीला पुष्कळ जमीनदारांचे सहकार्य लाभले असून त्यांच्या सल्ल्याने सर्व गोष्टी ठरत असत प्रांतिक समितीचे त्या वर्षाचे अध्यक्ष श्री शेरवाणी हे स्वताज एका प्रसिद्ध जमीनदार घराण्यातले होते सरचिटणीस श्री प्रकाश व कार्यकारी मंडळावरील पुष्कळ प्रमुख सवासदेखील स्वतः जमीनदार अथवा जमीनदार कुटुंबातील होते बाकीचे सवासद उद्योगधंद्यातले लोक असतात आमच्या प्रांतिक कार्यकारी मंडळावर कुळांपैकी अथवा गरीब शेतकऱ्यांपैकी एकही इसम नव्हता हो जिल्हा समित्यातून शेतकऱ्यांची निवड होईल परंतु कार्यकारी मंडळापर्यंत पोहोचण्यापूर्वी ज्या अनेक निवडणुकी होत त्यांच्या चालण्यातून असे शेतकरी क्वचितच सुटत आणि शेवटी कार्यकारी मंडळातील सर्व सत्ता मध्यमवर्गीय पांढरपेशांच्याच हाती जात असे त्यात जमीनदारांचा भरणाही बऱ्याच प्रमाणात आढळली अशा कार्यकारी मंडळात निदान शेतकऱ्यांच्या बाबतीत तरी जहाल मताचा जोर होणे शक्यच नव्हते मी कार्यकारी मंडळाचा व शेतकरी समितीचा एक सभासद होतो याहून जास्त अधिकाराची जागा मजकडे नव्हती विचार विनिमयाच्या कामात मी प्रामुख्याने भाग घेत असलो तरी त्या कार्यातील नेतृत्व मजकडे होते असे म्हणता येणार नाही तसे पाहिले तर आमच्या प्रांतात पुढारी असा कोणीच नव्हता कारण सहकार्याने व संस्था स्वरुपाने काम करण्याची सवय आम्ही लावून घेतलेली असल्यामुळे व्यक्तीला महत्व न देता संघटनेला महत्व देण्याचा आमचा शिरस्ता होता अलाहाबाद जिल्हा काँग्रेस समितीचा मी एक सभासद होतो शेतकरी विषयक प्रश्नांच्या बाबतीत पुरुषोत्तमदास टंडन यांच्या नेतृत्वाखाली या समितीने बराच महत्वाचा भाग घेतला होता एकोणीसशे साली प्रांतात करबंदीची चळवळ सुरू झाली त्यावेळी आमची समिती आघाडीला होती आर्थिक मंदीचा तटका अलाहाबाद जिल्ह्याला अधिक बसला म्हणून आम्ही चळवळीला प्रारंभ केला असे नव्हे उलट औंदमधील तालुकदारी जिल्ह्यातील स्थिती अधिक भीषण होती पण अलाहाबाद जिल्हा जास्त संघटित व राजकीयदृष्ट्या अधिक जागृत असे कारण अलाहाबाद शहर राजकारणाचे केंद्र झालेले असल्यामुळे पुष्कळ प्रमुख कार्यकर्ते तेथे येतात व ते आल म्हणजे भोवतालच्या खिड़गावांनाही भटी देत असं दिल्ली समितीवर कायदभंग व करबंदीची चळवळ तहकूब झाल्याची बातमी खिडोपाळी खिण्यासाठी आम्ही पुष्कळ कार्यकर्त पाठविल होत खंड न द्रिला राजकीय कारण आता उरल नसल तरी बाजारभावाची घट लक्षात घाता शेतकऱ्यांना बरीच सूट आवश्यक आहा व ती मिळवण्यासाठी आपण एकजुटणी प्रयत्न क्ला पाहिजे असाही संदेश आम्ही त्यांच्याकडून पाठविला होता सुबत्तेच्या दिवसात देखील खंड भरताना नाकी नव्हत तिथ मंदीच्या काळात तर सर्व खंड भरण क्वळ अशक्यच होत शेतकऱ्यांचे प्रतिनिधी जमवून आम्ही प्रश्न भरवल्या व जुजबी सूचना म्हणून सरसकट पन्नास टक्के व काही ठिकाणी अधिक सूट देण्यात यावी असे ठरविले कायदेभंगाच्या चळवळीपासून शेतकऱ्यांचा प्रश्न निराळा काढावा म्हणून आम्ही प्रयत्न चालविला होता निदान त्या झाली तरी फक्त आर्थिकदृष्ट्या त्याचा विचार व्हावा राजकीय प्रश्नात तो गुंतविला जाऊ नये हे आम्हाला इष्ट वाटले पण मागील काळात या दोन चळवळींची सांगड एकत्र बांधली गेल्यामुळे आता ते अलक करणे मोठे कठीण होऊन बसले होते शिवाय आम्ही जिच्यातर्फे काम करीत होतो ती काँग्रेस संस्था सर्वस्वी राजकीयच होती त्यावेळीपुरते आपल्याला शेतकरी संघ म्हणून काम करता यावे म्हणून प्रयत्न चालू होते परंतु स्वतःचे राजकीय स्वरूप गमावून बसावे अशी मात्र आमची इच्छा नव्हती सरकारही आम्ही करू ते काम राजकीय आहे असे समजूनच वागत अस भविष्यकाळच्या कायदेभंगाची चिन्हे क्षितिजावर दिसत होती कायदेभंग सुरु झाला की आर्थिक व राजकीय जवळी पुन्हा खांद्याशी खांदा भिडवून चालू लागणार याविषयी तिळमात्र शंका नव्हती मार्गात अशा प्रकारच्या अडचणी असल्या तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला राजकारणाचा वास होता होई तो लागून देण्याची खबरदारी दिल्ली समेटापासून आम्ही घेत आलो होतो दिल्ली समेटामुळे आर्थिक लढे अडून राहण्याचे कारण नाही ही गोष्ट आम्हाला सरकारच्या व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावायची होती अवश्य भावी होणाऱ्या कोणत्याही स्थानिक अथवा आर्थिक लढ्याच्या बाबतीत दिल्ली समेटाचा संबंध पोचत नाही अशा अर्थाचा स्पष्ट इशारा गांधीजींनी लॉर्ड आयर्विन यांना देऊन ठेवलेला होता त्यावेळी संयुक्त प्रांतातील शेतकऱ्यांचा प्रश्न आम्हा सर्वांच्या डोळ्यांसमोर होताच कारण संयुक्त प्रांतात या प्रश्नाच्या बाबतीत संघटित प्रयत्न सुरु झालो वस्तुस्थिती पाहिली तर सर्व हिंदुस्थानभर शेतकऱ्यांची अशीच अवस्था झालिली होती सिमला येथील संभाषणात या मुद्द्याचा गांधींनी पुनरुच्चार केला नंतर प्रसिद्ध झालखा प्रश्नोत्तरात सुद्धा त्याविषयी उल्लेख सापडतो युरोपला निघण्याच्या सुमारास त्यांनी निसंदिग्धपणे बजावले होते की जनतेच्या आणि विशेषतः शेतकऱ्यांच्या आर्थिक लढ्याच्या वेळी त्यांचे हितसंरक्षण करण्यासाठी काँग्रस्तला त्यात भाग घवश्यक होण्याचा संभव आहे अशी बांडणी चेतवण्याची चे माझी इच्छा नाही मला ते टाळावायची आहेत पण ते अशक्य झाले तर लढाईला तोंडही दिलेच पाहिजे जनतेला अदांतरी सोडणे आमच्याने कदापी होणार नाही त्यांच्या म्हणण्याचा आशय असा की कायदेभंगाच्या बाबतीत दिल्ली सिमेट लागू पडत असला तरी तो आर्थिक लढ्यांच्या आड येत नाही करबंदीची चळवळ सुरू करून संयुक्त प्रांतीय काँग्रेस समितीने व तिच्या पुढाऱ्यांनी दिल्ली सिमेटाखाली सुरुंग ठासले असा आरोप नेहमी करण्यात येत असल्यामुळे मला हा इतिहास येथे सांगावा लागलं उत्तर देण्यास समर्थ असे सगळे लोक तुरंगात डामले गेल्यावर व सर्व वृत्तपत्रांची तोंडी मुस्क्यांनी बांधून टाकल्यावर हे आरोप निर्धारतपणे करण्यात आह 1931 साली संयुक्त प्रांतीय काँग्रेस कमिटीने का करबंदीची चवळ आधीमुळे सुरुच केली नाही आणि सुरु केली असे वादासाठी मांडले तरी तेवढ्यावरून दिल्ली समिटाचा भंग कल्यासारखा होत नाही एवढेच मला सिद्ध करावायचे आह करबंदीच्या युक्तयुक्ततेचा प्रश्न अलाहिदा आर्थिक गराणी दूर करण्यासाठी संप करण्याचा अधिकार ज्याप्रमाणे काम करण्याना आहे तसाच करबंदी करण्याचा हक्क शेतकऱ्यांनाही आहे दिल्ली सिमल्यापर्यंतच्या वाटाघाटीत आम्ही एकसारखा हाच मुद्दा मांडत आलो होतो व सरकारने तो नुसता समजून घेतला होता असे नव्हे तर सरकारने आमच्या मुद्याला मान्यता दिली होती शेतकऱ्यांची स्थिती एकसारखी बिघडत चालली होती ती एकोणीसशे एकोणतीसपासून सुरू झालेल्या मंदीच्या योगाने तळाला जाऊन पोचली तत्पूर्वी शेतीच्या उत्पन्नाचे भाव तेजीचे राहिले होते या तेजीचा फायदा हिंदी शेतकऱ्यालाही मिळाला सर्व जगभर यांत्रिक उद्योग व शेती यांच्या वाढीमध्ये प्रमाणबद्धता न राहिल्यामुळे शेतीच्या उत्पादनाचे भाव कळाडले पण बाजार तेजीचा झाल्याबरोबर हिंदुस्थानातील सरकार सरा जमीनदारांचा खंड वगैरे बाबतीतही वाढ झाली त्यामुळे चढ्या बाजारभावाचा योग्य फायदा शेतकऱ्यांच्या पदरात मुळीच पडला नाही व एकंदरीने काही टापू वगळल्यास शेतकऱ्यांची स्थिती खालावतच गेली संयुक्त प्रांतात साऱ्याच्या मानाने खंडफार झपाट्याने वाढला माझ्या आठवणीप्रमाणे या दोन बाबतीत गेल्या तीस वर्षांतील झालेल्या वाढीचे प्रमाण एकासपाच असे आहे सरकारला बरकत आली जमीनदारांचीही पोळी पिकली पण कुळाचे खपटेला गेलेले पोट होते तसेच राहिले किमती उतरल्या अगर महापूर अवर्शन गारा अथवा टोळराळ यांच्यासारखी अस्मानी सुलतानी झाली तरी खंड व सारा यांच्यामध्ये उतार होत नसे सूट मिळालीच तर मोठ्या मेनतवारीने मिळायची वती देखिल त्या मोसमापुरती सुबत्तेच्या काळात देखिल खंड देताना शेतकरी उरी फुटत मग इतर वेळी सावकाराशिवाय पान हलावे तरी कसे शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर अशा प्रकारे वाढत गेला शेतकीवर अवलंबून असणारे सर्व स्वर्गाचे लोक जमीनदार स्वतंत्र शेतकरी व खंडकरी सावकाराच्या पंजात गवसले प्राथमिक अवस्थेत असणाऱ्या सध्याच्या ग्रामीण आर्थिक जीवनात अत्यावश्यक होऊन बसलेली एक कामगिरी सावकार वर्ग बजावत आहे आपल्या स्थितीचा भरपूर फायदा त्यांनी पदरात पाडून घेतला असून शेतकरी संबंध असलेले सगळे लोक त्याच्या फासात गुंतले आहेत आतापर्यंत त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते कायदा त्याच्या बाजूचा होता कर्ज रोखा समोर ठेवून पै ना पैचा ते हिशेब मागे व त्याप्रमाणे त्याला वसुलीही मिळेल हलके हलके छोट्या जमीनदारांच्या व स्वतंत्र शेतकऱ्यांच्या जमिनी त्याच्या हाती गेल्या व सुरवंडाचे फुटपाखरू व्हावे तसे सावकाराचे मोठ्या जमीनदारात रुपांतर झाले स्वतःची जमीन करणारा शेतकरी या सावकाराच्या जमिनीवर जवळजवळ गुलामाप्रमाणे राबू लागला कुळाची स्थिती तर याही पलीकडची होती तोही सावकाराचा गुलाम बनला अथवा गरीब जमीनवाल्या मजुरांच्या ओळीला जाऊन बसला पेढीवाल्यांचे जे जमीनदार झाले त्यांच्या जमिनीशी अगर कुळांशी जिवाळ्याचा संबंध राहिला नाही बहुंशा शहरात ते राहत व तेथे गादीवर बसून कर्जमाचा व्यवहार करत खंडबसुरीचे काम त्यांचे हस्तक एखाद्या यंत्राप्रमाणे निष्ठूटपणे व अमानुषपणे उरकत असत जमीनधारणीच्या पद्धतीतील सदोषता वाढत्या शेतकरी कर्जावरूनही सिद्ध होण्यासारखी आहे जनतेपैकी लक्षावधी लोक असे आहेत की ज्यांच्या गाठीला एक छदाम देखील राहिलेला नाही आणि त्यांच्यात ऋण अथवा प्रतिकाराची शक्ती उरलेली नाही जवळजवळ उपासमारीतच ते दिवस काढत असतात एखादा साथीचा रोग आला की लाखो माणसे मुंग्यांसारखी मरत जातात एकोणीसशे एकोणतीस व एकोणीश तीस साली हिंदुस्थानातील शेतकरी कर्जाची रक्कम 860 साठ कोटी रुपये इतकी असावी असा सरकार नियुक्त बँकिंग इन्क्वायरी कमिटीचा अभिप्राय आह यात जमीनदार स्वतंत्र शेतकरी व कोळे यांच्या कर्जाचा अंतर्भाव झालेला असला तरी त्यातील बहुतेक कर्ज जातीन जमीन कसणाऱ्यांचेच जा जा आह सरकारचे जन्नावेचे धोरण सावकारांच्याच फायद्याचे झाले व त्यायोगे गरजबोजा अधिकच फुगला तीव्र विरोधाला दारेवर बसवून सोळा पेन्स ऐवजी अठरा पेन्स रुपया के केल्यामुळे शेतकरी कर्जात एकशे सात कोटींची भर पडली महायुद्धानंतर बाजार पुन्हा मधीची घसरत सुरू झाली व शेतकरी विकेची वाट चालू लागली त्यातच एकोणीसशे एकोणतीसच्या अरिष्टाचा टोला त्यांच्या कपाळी बसला आमचे एकोणीसशे साली असे म्हणणे होते की बाजारभावांच्या प्रमाणात खंड आकारणी व्हावी म्हणजे एकोणीसशे एकतीस एकोणीसशे एक साली बाजारभाव होते म्हणून सुद्धा त्या काळचेच वसूल करावेत अर्थात हा ठोकळ नियम होता दुसरा नियम आणि अधिक न्यायनियम असा सूचनात आला की उत्पादनाचा खर्च व राणीचा खर्च वजा जाऊन जी शिल्लक कुळापाशी राहील तिच्यावरुन कुळाची लायकी ठरवून खंड आकारावा पण हा नियम लागू करावायचा पटला म्हणजे राणीचा खर्च कितीही किमान धरला तरी हिंदुस्थानातील कित्येक खाती अनिर्वाही म्हणजे बुडीत ठरवावी लागतील व एकोणीशे एकतीसमध्ये आम्ही काही बाबती दाखवून दिल्याप्रमाणे घरदार विकल्याशिवाय अथवा जबरदस्त व्याजांनी कर्जाऊ रकमा उचलल्याशिवाय पुष्कळांना खर्चाची भरपाई करण्यास अशक्य आहे असं दिसूनही संयुक्त प्रांत काँग्रेस समितीकडून अशी मामली सूचना करण्यात आली होती की मिराजदार कुळांना पन्नास सूट देण्यात यावी व ज्यांची स्थिती अधिक खलाकीची असेल त्यांना यापेक्षा अधिक सूट मिळावी एकोणीसशे एकतीसमध्ये गांधीजी व सरहेरी यांची मुलाखत झाली तेव्हा त्यांच्यामध्ये काही मतभेद झाले त्यानंतर लगेच संयुक्त प्रांतातील जमीनदारांना व कुळांना उद्देशून गांधीजींनी विज्ञानपत्रे प्रसिद्ध केली त्यात कुळांनी शक्य तेवढा खंड द्यावा असे म्हटले असून किती खंड द्यावा त्याबद्दलचे प्रमाणही सुचविले होते आमच्या समितीच्या सूचनेहून हा आकडा थोडासा अधिक होता प्रांतिक समितीनं गांधीजींचा आकडा मान्य केला पण त्याचाही उपयोग फारसा झाला नाही कारण सरकार त्यालाही संमती देईनं प्रांतिक सरकारला मोठा पडला होता त्यांचे मुख्य उत्पन्न साऱ्यापासूनच होत असते त्याच्यावर अजिबात तोषीपत्र ठेवून अथवा त्यातल्या बऱ्याचशा भागाची सूट देऊन खर्च वागताना दिवाय निघाले असते पण शेतकऱ्यांच्या बंडाची भीती एकीकडे एक वाटत असल्याकारणाने बरीचशी सूट देऊन कुळांना सुचकारता आले तर पहावे अशी त्यांची इच्छा होती हा स्वार्थ परमार्थाचा मेळ घालणे सोपे नव्हते सरकारच्या व कुळांच्या दरम्यान जमीनदार उभा होता त्याची संधी तोडून मात्र सरकारला आपले व कुळांचे हित साधणे शक्य झाले असते पण राजकीय परिस्थिती लक्षात घेता आपल्याला चिकटून राहणाऱ्या फार थोड्या वर्गापैकी जो एक जमीनदारांचा वर्ग त्याला नाराज करण्याची सरकारची तयारी नव्हती सरतेजुठे जमीनदार व कुळे या दोघांनाही सूट देण्याचे प्रांतिक सरकारने जाहीर केले सूट आकारण्याची पद्धती किसकट होती व तिचा एकदम उलगडा होत नसे पण मिळालेली सूट अपेक्षेहून फारच कमी आहे हे स्पष्ट दिसत होते शिवाय थकबाकी विषयीचा त्यात काहीच उल्लेख नव्हता यंदाच अर्ध्या वर्षाचा खंड देणी ज्यांच्या जीवनावर आले होते तो गेल्या सालच्या बाक्याच उत्त्या करणार कशा तेव्हाही धोरण शेतकऱ्याच्या दृष्टीने अहिताव झाले असते कारण एकंदर आकारणीपैकी कोणतीतरी बाकी काढून दाखवून त्याची जमीन दिलावासाठी पुकारता आली असती प्रांतिक काँग्रेस कार्यकारी मंडळापुढे मोठा पेज येऊन पडला कुळांवर फार अन्याय होत आहे याबद्दल आमची खात्री झालेली होती पण करणार काय खंड देऊ नका असे कुळांना सांगण्याची जबाबदारी आम्ही शिरावर घेण्यास तयार नव्हतो यथाशक्ती खंड त्यांनी द्यावा हाच मंत्र आम्ही जपत राहिलो त्यांच्या कस्टमईज स्थितीविषयी सर्वसाधारणपणे सहानुभूती दाखविणे व त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करणे एवढी कामे आम्ही करीत होतो सूट वजा घालून देखील उरलेला खंड डोळजड आहे हे कुळांचे म्हणणे आम्हाला मान्य होते लवकरच दडपशाहीचे सुक्तासुप्त प्रकार सुरू झाले हजारो लोकांवर जप्ती आल्या गायी बैल घरेदारे लिलावला निघाली जमीनदाराच्या हस्तकांची मारपीट सुरू झाली कुळांपैकी पुष्कळ लोकांनी अंशता खंड दिला तेवढीच त्यांची शक्ती होती पण त्यामुळे त्यांचा बचाव झाला असे नाही कायद्याचा रूळ वाटेत सापडेल त्याला जमीनदोस्त कळी पुढे धावत चालला होता एखादा हप्ता भरला तरीही जप्त्या लिलाव वगैरे खळ पडत नसे मग कुळांनी दिडखी दिली नसती तरी यापेक्षा बाकडे का हो ते काय होणार होते तेवढे चार पैसे कडो सरीला राहून तेवढाच फायदे तरी झाला असता तुमच्या सल्ल्याप्रमाणे आम्ही शक्तीनुसार खंड भरला त्याचे प्रायश्त असे गाराणे आमच्याकडे येऊन सांगू लागले एकट्या अलाहाबाद जिल्ह्यातच हजारो लोकांच्या जमिनी जप्त झाल्या आणखी हजारो लोकांवर खटले पडण्यात आले ते निराळेच हे संकटग्रस्त लोक सर्व दिवसभर जिल्हा काँग्रेस समितीच्या कचरेभोवती गरडा घालून बसत आमच्या घराला असाच वेढा पडे व हे दुःख पाहणे नको येथून पळून जाऊन कुठेतरी तोंड लपवून बसावे असे विचार म्हणत आहेत पुष्कळ लोक येत व जमीनदारांच्या हस्तकांनी केलेल्या महाराणीच्या जखमा दाखवित आम्ही त्यांना रुग्णालयात पाठवित असो या पलीकडे ते काय करणार आणि आम्ही जरी काय करणार गोविंद व लपंत शेरवाणी मी सगळ्या जणांनी सरकारकडे भली वावभर लांब लचकपत्रे पाठविली जून जुलै महिन्यात पावसाळा सुरू झाला तशी नवीनच अडचण उपस्थित झाली नांगरणी पेणीचा हंगाम आला होता जमिनी जप्त झालेल्या कुळांनी हातपाय जोडून आपल्या शेतात हळवी वाढते ती पाहत बसावेची की काय ही गोष्ट शेतकऱ्याला कशी परवडणार पुष्कळ ठिकाणी जप्ती झालेली होती पण ती नावाला शेतकऱ्यांची हकालपटी झालेली नव्हती तेव्हा त्यांनी शेतात नांगर घालून जबरदस्तीने शेतात घुसल्याचा गुन्हा करावा आणि मारामारीचा प्रसंग ओढून घ्यावा की काय बरे दुसरे लोक आपल्या वही वाटीतली जमीन नांगरत आहेत हे दृष्टी सहन करणे अवघड होते ते सल्ला मागण्यासाठी आमच्याकडे आले तेव्हा आम्ही कोणता सल्ला द्यावा असा मोठा पेस पडला गांधीजींबरोबर मी सिमल्यास गेलो असतं तेथे एका बड्या अधिकाऱ्याला अशा परिस्थितीत काय सल्ला द्यावा असा प्रश्न मी विचारला होता त्याचे उत्तर फार उद्बोधक होते तो म्हणाला की शेतकरी माझ्याकडे आला तर मी सल्ला देण्याचेच नाकारीन म्हणजे हे गृहस्थ सुद्धा शेतकऱ्याला तू जमीन नांगरू नकोस असे सरळ सह तयार नव्हते अर्थात सिमल्याच्या थंड शिखरावर बसून व्यवहारी अपूर्णांकाचे गणित सोडवावे तशा निर्विकारपणे एखाद्या प्रकरणाचा निकाल लावणे सोपे काम आहे कारण तेथल्या अगर प्रांतातल्या अधिकाऱ्यांचा संकटग्रस्त म्हणून शांशी प्रत्यक्ष संबंधच येत नाही कुळांनी सगळ्याच्या सगळ्या खंडाची भरपाई करावी निदान शक्य तेवढा खंड त्यांनी ते द्यावा असा सल्ला देण्याविषयी आम्हाला सिमला सांगण्यात आले म्हणजे जमीनदराचे आम्ही हस्तक अशी सरकारची इच्छा होती शक्य तेवढा खंड द्या अशासारखा सल्ला आम्ही देतच होतो पण गुरेडोरे विकून अथवा कर्ज काढून खंड भरा असे मात्र आम्ही सांगितले नाही त्या वर्षीच्या उन्हाळ्यात अगदी कहर उडायला हिंदी शेतकऱ्याला आपदांची सोबत सदाच लाभलेली असल्याकारणाने तो कमाईचा शोषिक बनला आहे परिस्थिती असंय झाली की हजारो लाखो शेतकरी पिकल्या पानांप्रमाणे शब्द न उच्चारता गत होऊन खाली पडतात दुःखातून सुटण्याचा त्याला ठाऊक असलेला मार्ग म्हणजे मरण नियतकालिक आपत्तीच्या मानाने एकोणीसशे एकतीस सालची ही आपत्ती फारशी दुस्तर नव्हती परंतु निसर्गाच्या अतर्के लहरीचा या प्रसंगिक का आपत्तीशी काही एक संबंध दिसत नाही मग ती निमूटपणे सहन का करावी असा विचार त्यांच्या मनात आला असावा आता आतापौतो मिळालेल्या राजकीय शिक्षणाचा रोपा बाजू लागला होता त्यावेळेचा प्रसंग आम्हालाही दुःखद वाटला कारण आमच्याच सल्ल्याप्रमाणे शेतकरी वागत होते तथापि आमची मदत नसती तर शेतकऱ्यांचे हाल कुत्रा खाताना ही गोष्ट देखील खोटी नव्हे आमच्यामुळे ते एक दिल एक संघ राहिले वर जुटीच्या जोरावर त्यांना अधिक सूट आली जुलू मारपीट झाली ती त्यांच्या नेहमीच्या सवयीची होती पण दंडेरीतही थोडासा फरक पडला पूर्वी मारजोड झाली तर या कानाचे त्या कानाला कळत नसे कूळ तर गोष्ट निराळी पण आता कुळे संघटीत झाली असल्यामुळे असले प्रकार झाले की लगेच नगाऱ्यावर टिप्रू पडे उन्हाळा संपताला तशी जबरदस्तीची सारा वसुली जरा ढिली पडू लागली पण ज्यांच्या जमिनी गेल्या त्या कुळांची काय गती कुळांना ज्या जमीन उठवून लावले होते अशा बहुतेक जमिनी पळ राहिल्या होत्या त्या ज्यांच्या त्यांना परत मिळण्याच्या कामी सरकारने मदत करावी अशासाठी आम्ही सरकारच्या खंडपटीत बसलो होतो आणि पुढच्या हंगामात सूट मिळणार की नाही हा प्रश्न त्याहीपेक्षा महत्वाचा होता ऑक्टोबरपासून नव्या वसुलीला आरंभ होणार तेव्हा याच मरणातून पुन्हा जावे लागणार किंवा कसे सरकारच्या व जमीनदारांच्या प्रतिनिधींची एक समिती सरकारने नेमली ती शेतकऱ्यांतर्फे कोणीच नेमण्यात ने ना आले नाही अगदी शेवटच्या क्षणाला म्हणजे समितीच्या कामाला प्रारंभ झाल्यावर सरकारने गोविंद वल्लभ पंतांना काँग्रेसतर्फे काम करण्यासाठी नियंत्रण केले सर्व महत्वाच्या प्रश्नांचा निर्णय घेऊन झाल्यानंतर शेवटच्या घटकेला समितीला जाऊन मिळण्यात काही हशील आहे असे पंतांना वाटले नाही शेतकऱ्यांच्या परिस्थितीविषयी आकडेवार माहिती मिळवून अहवाल तयार करण्यासाठी संयुक्त प्रांतीय काँग्रेस समितीने एक लहानशी समिती नेमली होती तिने निरीक्षणात्मक असा एक उत्तम व विस्तृत अहवाल सादर केला त्यांनी केलेल्या शिफारशी मूलगामी स्वरूपाच्या होत्या तो अहवाल गोविंद वल्लभ पंत रफी अहमद किडवाई व व्यंकटेश नारायण तिवारी यांच्या सह्यानिशी पुस्तककरूपाने प्रसिद्ध करण्यात आला हा अहवाल प्रसिद्ध झाला तेव्हा गांधीजींना लंडनला जाऊन बरेच दिवस झाले होते ते निघाले त्यावेळी संयुक्त प्रांत शेतकऱ्यांचा प्रश्न त्यांच्या मनात घुळत होताच लंडनला जावायचे नाही असे ठरले तर स्वतः संयुक्त प्रांतात येऊन हा भानगडीचा प्रश्न हाती घ्यावा असा बेध त्यांनी केला होता ते गेल्यावरही आम्ही परिस्थितीबद्दल सर्व बातमी त्यांना येथून कळवत होतो पहिले दोन तीन महिने मी त्यांना विमान मार्गाने व साध्या टपालाने परिस्थितीसंबंधीचे पत्रे नियमितपणे लिहित असे त्यानंतर मात्र इतक्या नियमितपणे पत्रव्यवहार चालू राहिला नाही अधिकात अधिक म्हणजे तीन महिन्यांच्या आत मी असे जे सांगून गेले असल्यामुळे त्यांच्या आगमनापूर्वी तरी निदान आणीबाणीचा प्रसंग गुदरणार नाही अशी आशा सर्वांना वाटत होती सरकारशी शक्यतो तंटा होऊ नये म्हणून आमचा प्रयत्न होता परंतु त्याचे आगमन लांबणीवर पडू लागले व परिस्थिती अधिकाधिक उग्र होत चालली तेव्हा सर्व हकीगत समजावून देणारी सविस्तर मजकुराची तार गांधीजींकडे पाठवून आमचा कसा नायलाज होत आहे ती त्यांच्या निदर्शनास आणून दिल आपणाला याबाबतीत काहीही करता येणे नाही तुम्हाला योग्य दिसत त्याप्रमाणे खुशाल वागावे असा उलट जबाब त्यांच्याकडून आला प्रांतिक काँग्रेस कार्यकारी मंडळाने वर्किंग कमिटीकडे सर्व माहिती पाठविली होती परिस्थिती गंभीर होत चालली असल्यामुळे हो वर्किंग कमिटीमध्ये मी असतानाही तिने शेरवाणी व पुरुषोत्तमदास टंडन यांच्याशी चर्चा केली सरकार नियुक्त शेतकरी समितीने आपल्या अहवालात ज्या अशी केल्या होत्या त्या बऱ्याच गुंतागुंतीच्या व संदिग्ध अशा असून स्थानिक अधिकाऱ्यांवर बऱ्याच गोष्टी सोपण्यात आल्या होत्या गेल्या खेपेपेक्षा अधिक सूट देण्यात आली असली तरी आमच्या ती अपुरीच होती सरकारी शिफारसीत अंतर्भूत झालेली तत्वे व ती लागू करण्याची पद्धती ही दोन्ही आम्हाला आक्षेपा वाटली थकबाक्या कर्ज वगैरे संबंधी अहवालात काही तरतूद नव्हती प्रश्न असा पडला होता की यावेळी आम्ही कोणते धोरण स्वीकारावे मागच्याप्रमाणे यथाशक्ती खंडभरा हा अष्टाक्षरी मंत्र जपावा व जे जे होईल ते ते पाहावे की काय असला उपदेश करणे अत्यंत मूर्खपणाचे आहे हे आमच्या प्रत्यास येऊन चुकले होते मग त्याची पुनरावृत्ती करण्यात काय अर्थ पोटाला चिमटे घेऊन शेतकऱ्यांनी पुरेपूर खंडतरी भरावा अथवा मुलीच खंड न भरता काय होते ज्याची वाट पात्रावी या दोन मार्गापैकी कोणता एक मार्ग पत्करणे आवश्यक होते खंडांपैकी अल्पसा भाग देण्यात ना स्वार्थ ना परमार्थ त्या प्रयत्नांच्या पायी त्यांचे भांडवल संपायचे ते संपणार आणि वरखड जमिनी गमवाव्या लागणार त्यानिराळ्याच हि सत्य आम्हाला दिसत होते आमच्या प्रांतिक कार्यकारी मंडळाने परिस्थितीविषयी अनेकदा मोठ्या गंभीरपणे चर्चा करून असे ठरविले की सरकारच्या शिफारशी पूर्वीच्या सुटीहून अधिक सडळ असल्या तरी त्या आहेत त्या स्वरुपात स्वीकारणे शक्य नाही शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीन त्यात बदल करता येण्यासारख्या आह आमच्या मतात सरकारची संमती मिळावी म्हणून आम्ही खूप जोर धरला परंतु यश ये येण्याची फारशी आशा नव्हती नको तो झगडाजवळ येऊन ठला होता प्रांतिक सरकारची व हिंदुस्थान सरकारचे काँग्रस्त संबंधीचे धोरण बदलत चालले असून ते प्रखर होऊ लागले होते आमच्या प्रयत्नात आम्हाला यश मिळावे अशी सरकारची इच्छा नाही हे स्पष्ट दिसत होते सरकारची एक तक्रार अशी दिसली की शेतकऱ्यांना अधिक सूट दिली होती की काँग्रेसची प्रतिष्ठा फारस वाढेल त्याची त्यांना मोठी अडचण वाटत असावी सरकारला सवयीमुळे प्रतिष्ठेचे वेडेस लागले होते खंड सुटीचे श्रेय जनतेने काँग्रेसला द्यावे ही गोष्ट सरकारच्या मनाला शल्याप्रमाणे टोचत असल्यामुळे तो प्रसंग यावत शक्य टाळावा असा सरकारचा इरादा होता लवकरच सर्व काँग्रेसवर हल्ला चढविण्याचा सरकारचा बेत आहे अशा बातम्या दिल्ली वगैरे ठिकाणाहून आमच्याकडे येऊ लागल्या या कॅफेला आमची सामडी लोळवण्यात येणार होती त्यांच्या या योजनेचा तपशील सुद्धा आम्हाला कळला नोव्हेंबर महिन्यात केवळ तरी डॉक्टर अन्सारींनी माझ्याकडे व काँग्रेसचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल यांच्याकडे एक निरोप पाठविला पूर्वी आम्हाला मिळालेल्या बातमीस आणि विशेषतः सरहद्द व संयुक्त प्रांतात लागू करण्यात यावयाच्या वटभूमासंबंधीच्या बातम्यांना अन्सारींच्या निरोपामुळे बळकटीस मिळाली बंगालला नव्या वट हुक्कुमांचा प्रसाद मिळालाच होता किंवा थोड्याच दिवसात मिळणार होता बरेच आठवडे लोटल्यानंतर अन्सारींचे शब्द पुष्कळवंशी खरे ठरल्याचे आढळून आले नवे वट हुकूम जाहीर झाले जरू काही नवीनच परिस्थिती निर्माण झाली होती मंडलाकार परिषदेचे कामकाज अपेक्षाबाहेर लांबल्यामुळे सरकारला इतका वेळ तळवार म्यान करुन ठेवावी लागली असावी मंडलाकार परिषदेच्या प्रतिनिधींची परस्परांशी गोड पण निरथक कुजबूत चालू असतानाच इकडे हिंदुस्थानात सार्वत्रिक दडपशाही सुरू व्हावी हे सरकारला नको होतं आकाशात वादळ जमू लागले आमच्यासारख्या क्षुद्र मानवांनी काही केले तरी काळाचा प्रभाव व्यक्तिशा व संघर्ष तोंड देण्याची आपण तयारी ठेवावी व जीवनाच्या रंगभूमीवर जो बहुशा दुःखमयच खेळ आपणास खेळावा लागणार आहे त्यात मागे न पडण्याची दक्षता बाळगावी एवढेच काम आम्हाला करता येण्यासारखे होते परंतु पडदा वर जाऊन हा संग्राम सुरु होण्याच्या आत गांधीजी परत येऊन पोहोचतील व सर्व जबाबदारी ते आपल्या शिरावर घेतील अशी आशा आमच्या मनाला अद्यापही वाटत होती त्यांचा गैरहजरीत जबाबदारीचे ओझे स्वतःच्या खांदावर घेण्यास आमच्यापैकी कोणीच तयार नव्हता हो संयुक्त प्रांतात सरकारने नवीनच एक टूम काढल्याकारणाने खेडोपाडी फार गडबड उडून गेली कुळांना सुट चिठ्ठ्या वाटण्यात आल्या त्या सुटीचा आकडा लिहिला होता व उरलेला खंड महिन्याच्या आत भरण्यात आला नाही कायदेशीर इलाज म्हणजे जप्ती लिलाव वगैरे करणे सरकारला भाग पडेल अशी धमकी देण्यात आली होती नेहमी कुळे खंड देत तो दोन तीन महिन्यांच्या मुदतीत हप्त्या हप्ताने देत असत तेवढीही मुदत या खेपेला देण्यात आली नाही सर्वच शेतकऱ्यांवर संकट येऊन गुदरले हातात चिट्टी घेऊन जो तो तक्रार करत व सल्लामसलत विचारात धावाधाव करू लागला असली धमकी देणे म्हणजे शुद्ध आचरटपणा होता त्या धमकी विशेष नव्हते असे आम्हाला मागवून सांगण्यात आले पण त्यामुळे समेटाचा संभव अगदी कमी होऊन झगड्याकडे लोक एकेका पावलाने खेचले गेले यात शंका नाही शेतकऱ्यांनी व काँग्रेसने चट दिशी काहीतरी निर्णय करणे आवश्यक होऊन बसले गांधीजी येईपर्यंत चाल ढकल करणे योग्य झाले नसते मागितलेली दे रक्कम देण्याचे त्राण शेतकऱ्यांच्या अंगी नाही हे माहीत असूनही ती भरा असे सांगणे कितपत योग्य ठरले असते आणि थकलेल्या खंडाची वाट काय खंडांपैकी बरासा भाग चुकता केला तरीही जप्तीतून त्यांची सुटका होण्याचा संभव नव्हता चालू सालचा सगळा खंड दिला असता तरी तो थकबाकीकडे लावून पुन्हा कुळावर जप्ती आणण्याची सोय होतीच अलाहाबाद जिल्हा काँग्रेस समितीत बरेचसे शेतकरी होते त्यांनी प्रसंगाला तोंड देण्याचे ठरविले खंड भरा असे शेतकऱ्यांना सांगणे शक्य नाही असे जिल्हा कमिटीचे मत होते तथापि प्रांतिक कार्यकारी मंडळ व वर्किंग कमिटी यांच्याकडून अधिकृत परवानगी मिळाल्याशिवाय कोणतीही प्रत्यक्ष चढाई करण्याचा अधिकार जिल्हा समितीला नसल्याकारणाने प्रकरण वर्किंग कमिटीपुढे मांडण्यात आले तेथे शेरवाणी व टंडन हे दोघेही हजर होते परंतु आमच्यापुढे फक्त अलाहाबाद जिल्ह्याचाच प्रश्न होता व त्याचे स्वरूपा निव्वळ आर्थिक असे होते परंतु त्या काळच्या वादळी वातावरणात या प्रश्नामुळे उठणारी धूळ दूर, फार दूरवर पसरणार हे आम्ही ओळखून होतो जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खंडाची भरपाई सद्याच करू नये वाटाघाटी होऊन अधिक सवलतीचा निकाल लागेपर्यंत खंड पाडून ठेवावा असा सल्ला अलाहाबाद जिल्हा समितीने द्यावा की नाही एवढ्याच प्रश्नाचे उत्तर वर्किंग कमिटीला द्यावायच होते गांधीजी येण्यापूर्वी सरकारशी भांडण उपस्थित होऊ नय व ज्याला स्वरूप प्राप्त होण्याचा संभव आहे असा आर्थिक लढा शक्यतो टाळावा यासाठी वर्किंग कमिटीची सर्व धडपड चालू होती राजकीयदृष्ट्या जहाल असे धोरण वर्किंग कमिटीला मान्य असले तरी जमीनदार विरुद्ध कुळे असा सामाजिक लढा उपस्थित करा असे म्हणणे इतकी वर्किंग कमिटीतील सभासदांची प्रगती झालेली नव्हती माझ्या मनाचा कल समाजसत्तावादाकडे असल्यामुळे आर्थिक व वा सामाजिक बाबतीत माझा सल्ला बिंदोक समजण्यात येत नसे प्रांतात परिस्थितीच अशी निर्माण झाली आहे की आमच्यापैकी अगदी नेमस्तवृत्तीच्या व विवेकी सभासदांना मोठ्या नाकुशीने लढ्याची तयारी करणे प्राप्त वाटत आहे ही गोष्ट वर्किंग कमिटीच्या लक्षात आणून देणे मला आवश्यक वाटले शेरवाणी वगैरे आमच्या प्रांतातील लोक वर्किंग कमिटीच्या बैठकीला हजर राहिले याचा मला फार आनंद झाला कारण शेरवाणी हे ज्वलजहाल म्हणून ओळखले जात नसत स्वभावत राजकीय व सामाजिक बाबतीत त्यांचा दृष्टिकोन सौम्य असा असे संयुक्त प्रांतीय काँग्रेस समितीच्या शेतकरी विषयक धोरणाच्या बाबतीत सुरुवातीला त्यांचे मनत झालेले असले तरी अध्यक्षाची जबाबदारी त्यांच्या स्वतःच्या शिरावर पडल्यानंतर प्रांतिक समितीला दुसरे गट्यंतर नाही ही गोष्ट त्यांना कळून चुकली त्यानंतर प्रांतिक समितीने कोणतेही कार्य आखले तरी ते त्यांच्या अनुमतीने व ते अध्यक्ष म्हणून त्यांच्यामार्फत आखण्यात येत असे तेव्हा शेरवाणी यांच्या बोलण्याचा वर्किंग कमिटीच्या सभासदांवर माझ्या बोलण्याने झाला असता त्याहून फार मोठा परिणाम झाला होय नाही करता करता सर्व ते शेवटी गोष्ट आहे हे जाणून कोणत्याही टापूतकरबंदीची व खंडबंदीची चळवळ करण्याचा अधिकार तिने प्रांतिक समितीला दिला पण त्या सोळी प्रांतिक समितीने शक्यतो असा प्रसंग टाळावा आणि सरकारी वाटाघाटी सुरु कराव्या अशी आग्रहाची सूचना वर्किंग कमिटीने करून ठेवलीच वाटाघाटी काही वेळ चालू होत्या पण त्यातून फारसे काहीच निष्पन्न झाले नाही अलाहाबाद जिल्ह्यातील सारासुडीच्या आकड्या थोडीशी सुधारणा झाली इतकेच एरवीच्या काळात तळजोड निघाली असती तर प्रकरण हात गाईवर आले असते असे वाटते मतभेद मिटविण्याची खटपट चालू होती पण यावेळेचे वातावरणच भिन्न होते लढाळ नाही अशीच भावना दोन्ही पक्षात असल्यामुळे वाटाघाटी चालल्या होत्या त्या मनापासून चालल्या नव्हत्या कोळी गाई केले तरी ते पवित्रा खंबीर करण्यासाठी करीत आहे असा संशयही सरकार आपली बाजूगुप्तपणे भक्कम करीत होते आमची सारी मदार लोकांच्या हिमतीवर असल्यामुळे हो काम लपून छपून करणे आम्हाला शक्यच नव्हते हो आमच्यापैकी पुष्कांनी मीही त्यापैकीच एक होतो जाहीर सभेत असे बजावले होते की स्वातंत्र्य युद्ध अजून संपलेले नाही लवकरच कितीतरी दिव्यातून व अर्थतून मार्ग काढावा लागेल त्यासाठी तुम्ही तयार राहा हा इशारा आम्ही जनतेला दिला त्यामुळे आग लावी म्हणून आमच्यावर टीका झाली खरी बोलायचं तर मध्यमवर्गीय कार्यकर्त्यांचे प्रत्यक्ष परिस्थितीकड़ फार थोड़े लक्ष होते, काहीतरी घडेल व लढा मिट अशी वेळी आशा ती उराशी बागून राहिल होत वृत्तपत्रांच्या वाचकांचोळ सुद्धा लंडनकड़ लागल होत मध्यमवर्ग अशा प्रकारे उदास असला तरी बंगाल संयुक्त प्रांत व सरहद्द प्रांत येथील परिस्थिती भडकत चालली होती नोव्हेंबरमध्ये मात्र आता लवकरच संकट कोसळणार असे लोकांनाही वाटू लागल लढा चालू झाला तर आपण गाफील सापडू नये म्हणून संयुक्त प्रांतीय काँग्रेस समितीने आपल्या घराची व्यवस्था लावली अलाहाबाद समितीच्या विद्यमाने शेतकऱ्यांची एक प्रचंड सभा भरवून असा ठराव करण्यात आला की सुटीच्या बाबतीत अधिक सवलती देण्यात न आल्यास खंड देऊ नका असा सल्ला शेतकऱ्यांना देणे भाग पडेल हा ठराव पाहिल्यानंतर प्रांतिक सरकारच्या तळव्याची आग मस्तकास पोचली व हाच युद्धाचा एल्गार असे समजून इतप्पर आमच्याबरोबरच्या वाटाकाटी बंद करण्याचे त्यांनी ठरविले त्याची प्रतिक्रिया पुन्हा प्रांतिक समितीवर झाली सरकारची ही वृत्ती म्हणजे आगामी वादळाचे पूर्वचिन्ह होय असे मानून तिने आपल्याकडून तयारीला जोराने सुरुवात केली अलाहाबाद इथं दुसरी एक शेतकरी परिषद भरून वाटाकाटी झाल्या व अधिक सवलती मिळेपर्यंत शेतकऱ्यांनी खंड व सारा देऊ नये असा अगदी स्पष्ट व ठराव पास झाला त्यावेळी व अगदी शेवटपर्यंत आम्ही असेच धोरण ठेवले होते की करबंदी न करता न्याय करासाठी चळवळ चालवावी वाटाकाटी व्हाव्या म्हणून आम्ही सारखी विनंती करीत असता सरकार पक्ष बेगुमानपणे निघून गेला त्याला काय उपाय एकोणीशे एकतीसच्या नोव्हेंबरच्या अखेरी अखेरीला संयुक्त प्रांतात हा असा बनाव जमला होता बंगाल बंगालमध्ये न भूतवर्न भविष्यती असा जुलमी वट हुकूम जारी करण्यात आला होता ही शांततेची लक्षणे होती। ते युद्धाचे वारे होते गांधीजी केव्हा येणार सरकारने हल्ला सोडवण्यापूर्वी त्यांचे पाय हिंदुस्थानच्या किनाऱ्यास लागतील की नाही की ते येतात तो त्यांचे पुष्कळचे तुरुंगात पडले असतील ते परत याव्यास निघाले असून डिसेंबर अखेरीला ते हिंदुस्थानात पोहोचतील अशी बातमी आली होती तीपर्यंत लढा टाळावा अशी प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा होती केवळ लड़ाच्या दृष्टीने पाहिले तर त्यांना भेटणे त्यांची सल्लामसलत घेणे जरुरीचे होते पण याबाबतीत आम्ही लाचार बनलो होतो कारण सगळी सूत्रे ब्रिटिश सरकारच्या हाती राहिली होती